अच्छा <laughs> थँक यू सो मच तू बाकी काय काय वेळा कमाल करतोस बघ मधू काय तुझ्या डोक्यातून एक एक निघेल ते निघेल बरी आहे खोली प्रायव्हसी आहे आणि एकटे एकटेपणा वाटतो ना काही काही खोल्यात तो ना तोही नाही तशी माणसात आहे बोलणारे काहीतरी <coughs> हा बोलतो ना चांगली आहे तू म्हणजे तसलाच बोल म्हटलं तर कुठे दोन शब्द निघाले तोंडात चांगली आहे मग आणखी काय बोलू मी संपले का मराठीतले शब्द तसं नव्हे ग न बोलण्यात खूपस आहे पण ते मला कसं समजावं ते खरंच प्रवास कसा झाला तुझा बरा झाला तसलीच गाडी तोच वर्ग अरे जास्त काहीतरी सांग ना काय सांगू जसा काही फारच प्रवास करतोस तू तस नव्हे शिष्टच आहेस अरे आमच्या गाडीला ना ही गर्दी फर्सचा डबा पण सगळ्या बर्स भरलेल्या मग मी माझनिक वापरलं पारशी होत आहे त्याला रिक्वेस्ट केली त्यानं दिली जागा बघू नकोस मातारा होता एवढासा प्रवास मुंबई ते खंडाळा केवढा मोठा वाटला तुम्हाला संपूच नाही असं वाटत होतं तुला नाही वाटलं काय उपयोग तुझा म्हणजे नेहमी व्यवहाराचा प्रश्न काय उपयोग नाहीतरी हाच सगळ्यांचा प्रश्न कुणाचा नाही लोक कल्पनेत सुद्धा मजा मानतात पुष्कळचं सुख कल्पनेतलं असतं खरं नाहीतर असतच हो ना एरवी सुखी व्हायचं नाहीच कुणी हम्म हम्म हम्म हम्म झालास पुन पारवा लागलास घुमायला बोलतो तर आहे तू खरं बोलते आहेस म्हणून ऐकतोय मी बोलायचं नसतं तुला म्हणून ऐकतोस तस म्हण तू धड नसलास बोलणार कशासाठी भेटतो आपण कशासाठी तू म्हणालीस म्हणून अर्थात मी हो म्हटलं फार बदललायस तू हो अरे कुठे एका वेळी दहा दहा पानं प्रेमपत्र लिहिणार तू आणि कुठं मला सुद्धा नवल वाटतं मग नवल वाटतही नाही सगळं साहजिकच होतं असं म्हणून समाधान मानायचं जमलेस आता जमू लागलंय मला तेच बिघडले तुम जो मेरे हम बिघडलंय तुमजू हस्ते बदल लखो दिये प्यार की ए, मुंबईहून पुढची गाडी किती लाई रे इकडे पुन्हा विसरले बघ मी सहा चाळीस दीड तास आहे अजून हम्म यांना फुकट त्रास पडणार माझ्यासाठी आदल्या गाडीला मी येणार म्हणून पुण्याला स्टेशनवर येणार ते काळजी करतील शोधाशोध करतील मग पुढच्या गाडीची वाट बघत बसतील पुन्हा चिडणारे नाहीत मलाच मग मा काहीतरी खोटं सांगावं लागेल आय no, एम रिअली सॉरी really कशाबद्दल माझ्यासाठी तू चाल तुला काय हवं आहे खाली मॅनेजरला सांगतो चहा कॉफी ड्रिंक किंवा जेवण नको तसं थोडंसं खाणं झालंय माझ्या गाडीत सिंधी समोरच्या सिंधीबाईने आग्रहाने दिलं खावं लागलं मग मला सिनेमा नटीस्ट समजली ती मला मग म्हणली नसलात तर होत का नाही <laughs> अरे मी महाराष्ट्रीने याच आश्चर्य वाटलं बिचारीला तुझ जेवण झालं का रे म्हणजे गाडी वाटेत काही रिफ्रेशमेंट वगैरे घेतलं असलंस तर नाही झालं हो ना गाडीतून तू मगाशी माझ्या उतरलीस मंदा अशी स्वप्नासारखी एखाद्या कवितेच्या चरणासारखी मग काही नाही आठवणी जाग्या झाल्या मला सुधा उरलेलं निम्मसुख आठवणीत असतं निम्मसुख कल्पनेत आणि उरलेलं निम आठवणीत असतं असं म्हटलं मी लेखक ना तू कुठं आहेस लिहायचा बंद झाला असलास तर लिहिशील कशावर लिहू का खूप लिहिण्यासारखं तुझ्यापाशी मी कोराय काही नाही खूप सुचेल तुला खूप लिहिशील खूप खूप मोठा होशील तू पुरे रजा किती दिवसांची घेतली घेतली महिन्याची पण वाढवीन त्यांची इच्छा असली तर नोकरीच सोडीन हो oh. सोडायला हवी मग नको होती तेव्हा धरावी लागली नाही तुला दोष देत नाही मी मी ती धरली पुढल्या आपल्या आयुष्याचा विचार करून आता हवीशी वाटू लागली आहे तर सोडावी लागणार आहे खरं म्हणजे खरं म्हणजे आता ह्यानंतरच खरे प्रॉस्पेक्ट्स आहेत मला आय एम रिअली सॉरी आय मी कशाबद्दल मी माझ्या सगळ्याबद्दल झालं त्या सगळ्याबद्दल काहीतरीच कदाचित मीच तुझी क्षमा मागायला हवी असेल नाही हे बघ मला कल्पना आहे तुला काय वाटते त्याची तस तस काहीच नाही आणि मी ओव्हरकम करीन मी ते प्रयत्नानी सवयीनं विचारांना कर माझा इलाज उरला नाही बघ आटो प्रयत्न केला मी मना पासून, गेला मनापासन गुजरा बोल उशिरा ग महीने मनात वैर सारख फिर होता तो निर्णय तो कड़ूजहर निर्णय जवर आला की दूर लोटत अठ फिर डो बिटून घाय घट्ट आपाशपता बेता ना, स्वप्ना झटायची घट्ट आपल्या सुरवातीच्या दिवसात मी लपून घेत असे स्वतःला त्रास व्हायचा तरीही तो वैरी दिसायचा बोलायचा मन उलटून भलतंच काही करेल असं वाटत राहायचं मला माझीच भीती वाटायची कसलीच खात्री वाटे ना मला मलाच नवखी होऊ लागले मी आणि हे सगळं कशासाठी कशासाठी ओढग्रस्त कशासाठी काच कुत्ता रोड कशासाठी व्हॉट्स द एम आफ्टर ऑल व्हॉट्स दे टू अचीव आय मीन थकले रे मी तू समजू शकशील मला कल्पना आहे आणि आता काय व्हायचं ते माझं एकट्याच होईल ते तरी सुख आहे नाही का ही आपली अखेरची भेट ठरवताना द्विदा होते मी एकदा वाटे खूप स्पष्ट करायचं राहिलंय तुझ्यापाशी खूप सांगायचं राहिलंय पण मग वाटायचं की काय आणखीन काय आता आणखीन काय सांगायचंय तेही खरंच पण घाईनं निरोप घेतल्याची सुटपुट नको होती मला थोडक्यासाठी माणूस चुकतं आणि मग आयुष्यभर त्याला तेवढीच टोचणी तसं म्हटलं तर घेतला तो निर्णय आपण शहाणपणाचाच घेतलाय निदान कमी मनस्तापाचा तुला मला पण विचाराला हे पटलं तरी मनाचं समाधान व्हायला हवं ना मनाला काढण्या लागतात पाणी पाणी होत जीवाच इतक्या सगळ्या वर्षानंतर हे सगळं सोडून जायचं असच अर्ध्यावरच माझ्या नालाय पाहिजे नाही असं नव्हे असंच नव्हे काही तरी फार मोठ्या ना कमी कु फ नलायक आता है मवल नहीं रे सा अपेक्षाशिवा नक्क मैं लगे तू खूब मोठा लेखक वहस खूब मोठाशी तब्दांसवत नहीं आता त्रास होते तुला। हो न थोड़ा सा आता आपण चांगलं काही बोलूयात मजेचं हो <laughs> मी <मिया... laughs> बोल मजेचं तरी काय बोलायचं रजा दिली बरी तुझ्या साहेबांना अरे मी आपलं सर्व सांगून टाकलो रजा हवीच म्हणून म्हटलं हवी तर बिनपगारी द्या कशीही द्या पण द्या दिली मुकाट्यानं आपल्याला कोण नाही म्हणणार साहेबाने नाकारली असती ना तर वरच्या साहेबाकडे गेले असते आहे तोही माझ्या ओळखीचा परवा बसला उभी होते ना तर लिफ्ट दिली ना त्याने मला ऑफिसपर्यंत आपल्या मोटारीतून नवीन फिआचं मॉडेल घेतलंय त्यांनी झालीच काय सुंदर आहे रे बसला मोठी रांग असली ना तर कुणी ना कुणी लिफ्ट देतच बघ मला मला अनुभव नाही पुरुषांना पण लिफ्ट देतात की कारवाले तोही अनुभव नाही मला प्रयत्न करशील तर ना नाहीत काय तुला नेहमीच अभिमान वाटत आलाय निष्क्रिय निराशावादी महत्वाकांक्षेशिवाय लहान असण्यात तू किती दिवसाची रजा घेतलीस ठरवलं नाही अद्याप कॅज्युअल घेऊन आलोय मी उद्या पुन्हा रुजू होईन उद्या हो रजा घेऊन तरी दुसरं काय करायचं त्यापेक्षा रुदू झालं की तो प्रश्नच नाही कदाचित काम खूप काम हीच रजा वाटेल मला अंदाज आपला कुठल्याही परिस्थितीत फार त्रास करून घेता कामा नाहीच बघ स्वतःला सांभाळायला हवंस तुझ्याकडून अजूनही फार अपेक्षा आहेत माझ्या हो लांब असले कुठेही असले तरी तुला सुखी खूप खूप मोठ्या झालेल्या पाहून सुखावेन मी सगळी मरण सुखानं मरेन माझं काय मोठेपणात खरंच सुख वाटत नाही तुला नाही आंगचा असेल त्यालाच पेलतो तो मोठा आहे फार क्षुद्रय मी फार सामान्य चार चौघांसारखा तुलाही पटले हे आता चार वर्षात सतत माझी केविलबाणी निष्फळ वळवळ पाहून मग फसवणूक कोणाची कशाला हवा हवा छान आहे ना थंड खरंच छान आहे पण थंडीत काय होत असेल र इकडे गारठ्याला आणि कुडकुडाला होत असेल हवा सुद्धा असह्य होत असेल मग नकोशी वाटत असेल ते ही नैसर्गिक नैसर्गिक शी वीट येतोय सगळ्याचा एक विचारू का परवानगी मागतोय हो दिली आहे मी ती काहीही विचारण्याची कसंही वागण्याची आणखी दीड तास नाही एक तास थँक यू मेन्शन नॉट काय चालवलंयस तु हे जखम सरतीय अशा नरमोठ माझ आणि मला काय काहीच होत नाही मला काय बरं वाटतय होत आहे या सगळ्यानं मला काय आनंद होतोय असं असं म्हंटल नाही मी स्वार्थी दुख बोलू बायका ना, ते सोचता एवडाद्या कुकुल बास तू अगर तुझी फार का बोला भाबड़ा सरल मनाचा अगदी, अव्यवहारी मुलगाई वे हट्टी है अगली कि वे संगत आए मैं तुला पैकल नहीं तुझाच मार्गन ज मा विचार नहीं के पड़े व सारखचते पुनः कभी ही बराबर ये नहीं इतक दूर जालो आपटे हवे मला फुल फुलच वेचा शिकले मी काटा पहुन ही डोले पढ़ता जीव का हो तो मजा पण त्याला मी तरी काय करू सांग ना काय करू मी मी तरी काय सांगू फुलं कशी वेचतात तेच समजलं नाही मला ती असतात तशी का असतात तेही समजत नाही कशालाच इलाज नाही सगळंच अखेर मान्य करायला हवं मला मान्य आहे माझं काहीच म्हणणं नाही पाऊल जड होतंय दूर जाऊच नाही असं वाटतंय दूर जाऊच नाही मागली मागली सगळी वर्ष पुन्हा पुन्हा आठवत आहेत विशेषतः त्यात ती आरंभाची त्यातले अनेक प्रसंग कितीतरी शब्द क्षण एक एक खोट होतं ते पण ते होतं आणि ते होतं हेच फार वाईट आहे हेच भयंकर आहे ते असायला नको होतं काही घडायला नको होतं आता आता माझं काहीच म्हणणं नाही म्हटलं त्यातही काही अर्थ नसेल नाहीच ए ए, आपण फिरून येऊया का इथून जवळून कुठून तरी मोकळ्यावरून बाहेरून चल नको नकोच हवा हवा फारच थंड आहे माला थंडी वाजेल रस्त्यात आत्ता वाचतेच आहे आत्ताच माणसाला काहीच का विसरता येऊ नये बाहेर जाऊ आपण काही काही कळेल असंच होतंय मला मूड होतीये मी रीती होतीय का तूच विचारतोयस आयुष्यभर उराशी जे कवटाळायचं ते चुरगळून फेकून द्यायचं त्याचं चिटोरे पण बिनशर्थ कबूल करायचं न रडता न चिडता आक्रोशाशिवाय याच देहानं याच उरानं आतडी पिळवटून येत बरावस वाटतय आपल्या इंद्रधनुष्याच्या तुकड्याच अखेर हे असं झालंय हे अस सारे रंग फुटून वेगळे झालेत त्याचे सर्व भर रक्त काढतायत ते एकेका जाणीवेतून रक्ताला चिंब होत आहे मन चिंब होते मी पुन्हा पुन्हा वाईट आहे मी नाही तसं वाटून घेऊ नकोस तू तसं माझं काही वाईट झालेलं नाही आहे मी मी ठीक आहे बघ ही बघ हसते हा, मी पण तुझ्या काळजीने मात्र जळतीये रे मी म्हणतो काय जरूर आहे काळजीची जे घडायचं त्याची काळजी जे घडलं त्याची कशाला काळजी जे घडून चुकलं हुकलं कायमचं हरवून गेलं त्याची कशाला काळजी असं काय बोलतोस तू जे असलं तरी नसल्यासारखंच त्याची काळजी कशाला त्याची कशाला खंत कशाला त्याचा विचार हे बघ तू तू तसं नाही आहेस रे तू मावळ तिला उगवतीचे हिशेब मांडायचे रात्री दिवसाचा क्षणांसाठी बोटं मोडायची कोरड्या वाळूत ओसरलेल्या भरतीचे अवशेष वेचायचे पण ते कशाला कशाला मी मी रडेन बघा आता मधू मधू मी मनात रडायचं मनात सारा आक्रोश मनाच्या मनात मधु मनात जगायचं मनात मरायचं मनात धावायचं आणि मनात धपा विसावा मनाचा तडफडीलाय मनच होलपट मनाचीच आणि व्याधही मनच आणि मग और मग मधु अजून आहेच तू मधु नाही चुकून विचारलं मी चुकून मधू मधू तुझी तुझी। मी तुझीच आहे काही झालं तरी लग्न झालं तरी आयुष्यभर मी तुझे मधू माझ्या इच्छेविरुद्ध मी तुझे मी आणखीन कुणाची नाही होऊ शकणार मधू कधीही नाही कधीच नाही लग्न लग्न मात्र करायला हवं हो मला त्याला इलाज नाही माझा ते ते आता ठरलं ते आई बाबाच समाधान है तत तस मटल तो थोड़स मज ही नाकबूल करत नहीं सुख हव माला सुखवस्तु आयुष्य हम माला कष्ट मानवत नहीं उन साहबत नहीं प्रयत्न मी फार प्रयत्न केला चार वर्ष चिकाटीन माला नकारते होरपले पोळे हसत मुखानं पण स्वतःच्या मला सारखं काहीच का होत नाही म्हटल्यावर मग दुसरं काय करायचं माणसानं का कर मला मला माझ्या आईबाबांना तरी आता सुखी पाहायचंय त्यांना तरी आणखीन का दुःख बरोबर आहे त्यांना उगीच का दुःख तुला तुला समजायचं नाही कदाचित मधू तुला पटणार नाही पण मी अशीच आहे मला माझ्या आईबाबांना दुःखी नाही पाहवत मला कुत्र्या मांजरासुद्धा वेदनेने कळवळताना पाहत नाही मधू कुत्र्या मांजराचं दुःखसुद्धा असंही होतं मला म्हणून मग मी पुन्हा पुन्हा दुःखी होते मला दुःखीच व्हायचा राहायचा सोस असेल मी कधीच सुखी होत नाही होणार नाही कधीच नाही एक क्षणभरसुद्धा तुला खरं वाटत नाही ना काहीच चालेल न वाटलं तरी माझ्या नवऱ्याला सुद्धा दुःखी पाहणार नाही माझ्याच्यानं त्यालासुद्धा चूक दिलं पाहिजे मला त्याला त्याला भरपूर दिलं पाहिजे मी त्यात माझं मन नसलं तरीही मन मारून शरीराचा जीवाचा अगदी कोंडमारा करून आकांत करून चोळामोळा करून मी रडेन आणि तो कदाकदा -कदा हसत राहील मी या तृप्तीने जळत पिचत असताना तो स्वर्गीय सुख तृप्तीत डुबेल मी बुड़न मरत मरतना तो सुखान फुलेल पिसा पिता हो इल, इल, इल, इल, इल, तो, मदू, मदू। तुला त्याची? तुला नहीं, नहीं। तो श्रीमंत है तो सुविधा है तो प्रतिष्ठित है महत्वाकांक्षी है तो तुझा आईवडिलांची निवड आहे त्याला बद्दल फार वाटत म्हणूनच जळलं पाहिजे मला मुकाट्यानं हसत मुखान खरं वागून कधीच कुणाला सुखी करता येणार नाही मी शिकले हा धड़ा मी खरी बागले आणि तू दुःखी झालास मी असमाधानीच राहिले इथवर तुटेपर्यंत तु निदान ताण आता तरी संपेल आणि मग तू लांब मी लांब तुझं जग वेगळं माझं जग वेगळं तुहसा आणि मी आणखीन कुणाची मी आणखीन कुणी मी परकी रेशमाचं आणखीन एक चिवट सूत तुटायचं आणि मग पुन्हा नवीन टांगणी सुरू नवा पीळ नवीन कसरत नवीन ताण आणि मग जमेन झालं की पुन्हा एकदा तुटायचं पुन्हा एकदा स्वतःला टांगायचं किती वेळा तोच मग स्वभाव होत असेल तीस जनरीत तेच असण तोच स्वर्ग तोच नरक का हे सारं माझ्या वाट्याला काल आलंय का तुम्हाला स्पर्श केलास का ही कीड लावलीस का एक नवीन लाजीरवाण्या खडतर सुंदर जिण्याची ओड दिलीस तू मला ओड शिकवलीस तू पेरलेस आणि आता आता या नंतरच्या भाराखाली मात्र मी खचतीय वागतीय पार पारभुईत चाललीय काही नाही मला तूच हवास मला दुसरं काही चालणार नाही मला तू हवास मी आणखीन कुठल्याच मातीत जगू शकणार नाही मी आणखीन कसल्याच छायेत तगू शकणार नाही मला तू हवास मला तू हवास आणि सारंच हवं श्रीमंती हवी वैभव हवं महत्वाकांक्षा हवी कर्तृत्व हवं गती हवी उंची हवी पण पण तूही हवास तूही हवास ऐकलंस मला तू हवास काय वाटेल ते झालं तरी मी मी काहीच नाही मी कोणाचंच नाही मी काहीच नाही आहे मी वातावरण आहे मी परिस्थिती आहे मी कारण निमित्त आहे टप्पा आहे पण आणखी मी काही नाही मला मला वेगळं अस्तित्व नाही आहे ना ना, ना उंची मला चौकट नाही मला मा, तू चौकटीत हवास मला तू रंगात हवास उंचीत हवास आणि तूच हवास तूच तूच तूच कसाही मला यातलं काहीच शक्य नाही आहे मला यातलं काहीही जमणार नाही हे सारं माझं नवे, मी याचा नव्हे मीच ते सांगून मी मीही ते स्वीकारलंय मग का हा छळवात छळवात काहीतरीच बोललो मी सॉरी काहीतरीच उद्वेग होता तो माझ्याबद्दलचाच सांग ना मी काय करू मधू कशी ए, कुठे जाऊ कुठे पाहू स्वतःला कुठे ठेऊ? कुठे लपू? कुठे नाहीशी होऊ मला नको लौटू मधू मला नको लौटू मी नाही उडी घेत काय वाटतेल ते होऊ दे पण मला तुझा आधार हवा दुबळा असला तरी चालेल खुर्टा असला तरी चालेल पण मला तोच हवा मधू मी कायमची तुझी आहे मी फक्त तुझीच आहे रे घे ना मला जवळ घे मला जवळ घे मला कुठेही नाही जायचं मला नाही डोळे उघडायचे मला नाही काही पाहायचं मला नको ती श्रीमंती नको सुखवस्तूपणा चौकट नको उंची नको गती नको मला काही नको, नको बघ मी मी दारिद्र्यत राहीन मी अर्धपोटी राहीन लक्तर भीक सुदा मागेन तुझ्याबरोबर गाणी म्हणत फिरेन तुझ्याबरोबर मी मी रस्त्याकडे झोपेन धुळीत घाणीत अगदी निमुठ पण तू हवास मला तू हवास मला आंधळे पण हवं मला काळोख हवा मला मधू मी चुकले करे आहे मी वाईट आहे का मधु मी फार वाईट आहे ना पण मी तुझी आहे कल्पांतापर्यंत अगदी अनंत काळपर्यंत अगदी अनंत काळपर्यंत मी मी वाईट आहे का मधु मधू मी तुझी आहे अनंत काळपर्यंत खरंच फक्त तुझी आहे मधु मधु बरं वाटतंय का आता तुला हो बरं वाटलं गाडीला पाऊन तास उरलंय मला घट्ट जवळ घे मधू मी तुझे, तुझे मला तुझ्या जवळ राहायचं आहे तुझ्या जवळ निघायला अर्धा तास उरलाय तू तु, तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही मला तुझ्याशिवाय राहणं शक्के शक्य नाही शक्यच नाही अर्ध्या तासात तयार व्हायला पाहिजे आपल्याला मला जायचं नाही मधू मला जायचं नाही मला पाहायचं नाही मला खरंच जायचं नाही आता सार फक्त अर्धा तास था। काळ थांबू दे रे काय थांबू दे ना एक एक निमिष सरत आहे क्षण संपू नये एक एक मिनिट संपत आहे थांबव ना मधू काळ थांबव काय थांबव काय थांबव मधू काय थांबव काळ धावत सुटलाय काळ फार मंद धावतोय संपू नये हा क्षण ही वेळ हा सहवास ही मिठी ही मिठी संपूच नाही खरंच संपू नये किंचित काळात सार संपेल सार संपेल सार संपेल, सं, संपेल. संपावं असं वाटतंय तुला सार संपावं असं वाटतंय तुला हो हो सारं संपावं असं वाटतय तुला सारं संपाव असं वाटतय तुला ठीक आहे <laughs> आपण